श्री वासिष्ठ महारामाने वैराग्य प्रकरणे सर्ग सत्तावीस नंतर श्री रामाने म्हटलं हे ताता दुसरे असे की ह्या जगाचे स्वरूप बाहेता जरी अतिमनह तरी परिणाम अतिशय घातकच येते पुन्हा असे की ज्याची प्राप्ती झाली असता चित्ताला पूर्ण विश्रांती मिळेल असा परम माणसाच्या हाती लागतच नाही कारण माणसाची बाल्यदशा ही काल्पनिक आणि क्षणजीवी अशा प्रकारच्या खेळामध्ये संपून जाते पुढे तारुण्यावस्थेत स्त्री रुपी दरीमध्ये मनरूपी मृग दुर्बल होऊन जातो त्यानंतर रोगामुळे माणसाचे शरीर जर्जर, जर्जर होते अशा रीतीने पुरुषार्थाचे काही एक साधन केले न जाताच आयुष्याचा काल हा व्यर्थ ठरून निघून जातो जरारूपी बर्फाने शरीररूपी कमल छिन्न केले जाते आणि म्हणून नंतर जीवित रूपी भ्रम त्याचा त्याग करून त्वरित दूध निघून जातो अशा कारणामुळे रूपी सरोवरही निरस आणि शुष्क होऊन जाते देह रूपी लता जशी वाढू लागते तसतसे मृत्यूचे तिच्यावर प्रेम जडू लागते आणि पुढे मात्र जरेचा तिच्यावर प्रभाव पडू लागला की तिच्यावरील फुले गळून जाऊन ती म्लान होते कृष्णारूपी नदीचा प्रवाह अतिशय वेगवान असतो त्यामध्ये शेकडो पदार्थ सापडून वाहून जातो या नदीच्या तीरावर वाढलेल्या संसार रूपे उत्तम वृक्षाची मुळे त्या प्रवाहाकडून वाहून नेली जातात शरीर शरीर म्हणजे ही नौका भवसागरावर इकडे तिकडे भटकत राहिलेली असते या नौकेत वैराग्य धैर्य इत्यादी गुण ज्यांच्या ठाई नाहीत असे जीव बसलेले असतात अशी ती नौका अखेर ज्ञानेंद्रीय रूपे पाच मगरीकडून बुडवली जाते लता विस्तारली आहे, आपत्तीमध्येही विषाद आणि मोह या विकारांचा स्पर्श होत नाही संपत्ती लाभाने जो गर्वाने फुगून जात नाही तसेच सुंदर स्त्रिया पाहून ज्याच्या अंतकरणात यातकिंचित विकार उत्पन्न होत नाही असे महात्मे सध्याच्या काळात फारच दुर्मिळ ज्या रूपी समुद्रात शेकडो हत्तींचे कळप तरंगाप्रमाणे दिसत आहे अशा समुद्र उल्लंघन करून जाणारे जे त्यांना काही मी खरे शूर असे समजत नाही उलट मला वाटते की मनरूपी तरंगाने युक्त असलेल्या देहेंद्रीय रुपी समुद्रातून जे कोणी सुरक्षितपणे तरुण जातात तेच खरे शूर योद्धे होत कोनुष्या संसारा थे, कर्म कर अविनाशी अशा फला प्राप्ति आविध क्रियापुर उत्पन्न होना फला चित्तवृत्ति ही आसक्त को उपाय मना विश्रांति मिलती नहीं ज्यादा कीर्ति ने जग प्रतापाने सर्व दिशा संपत्ति ने भिक्षुजना गृह सत्वाच् अलंकृत अशा तऱ्हेची धैर्यवान माणसे जगात दुर्लभ आहेत मग केवळ मोक्ष प्राप्तीसाठीच प्रयत्न करणारे महात्मे दुर्लभ असतील तर त्यात नवलते काय मनुष्य एखाद्या पर्वताच्या तटाच्या आत बसलेला असला किंवा वज्राप्रमाणे अभेद्य स्थानात राहिलेला असला तर विपत्तीप्रमाणे संपत्तीही त्याच्याकडे धावून येते स्त्री धन पुत्र हे सुखाचे स्थान आहे अशी भ्रमामुळे मनुष्य स्वतःची कल्पना करून घेतो परंतु मरणाची वेळ आली की यापैकी कोणी का, व काही त्याच्या उपयोगी पूर्वी अतिरमणी वाटणारे विषय यावेळी विषयभर दुःखकारक होतात म्हातारपणे देह नष्ट होण्याची वेळ आली म्हणजे त्यावेळी कठीण प्रसंग आला असे समजून मनुष्य विमनस्क होतो आपण आजवर काहीच पुण्यसंचय केला नाही याचे स्मरण होऊन तो मनुष्य आपल्यात फार खेद करू लागतो आणि त्याला पश्चाताप होतो विषयोपभोग आणि धन यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत राहणाऱ्याला धर्मार्थ संपादनासाठी ते वेळच राहत नाही अशा रीतीने पुष्कळ दिवस निघून गेल्यावर म्हातारपण येते या अवस्थेत मनुष्याचे चित्त हे वाऱ्याच्या झोतात गिरक्या खाणाऱ्या मोराच्या पिसाप्रमाणे चडचल होते मग अशा वेळी त्या चित्ताला विश्रांती कशी मिळणार आशयोपभोगाप्रमाणेच केव्हा तरी परलौकिक दैवावशात प्राप्त होणाऱ्या परंतु नदीवरील लाटाप्रमाणे क्षणजीवे असणाऱ्या अशा फलाने वैषयिकदृष्टीचे लोक फसलेले असतात ही कामे आज करायची आहेत ही कामे उद्या करायची आहेत अशा प्रकारच्या परिणामे दुःखकारक ठरणाऱ्या विचारामध्ये घडून जाऊन मनुष्य आपली स्त्री आणि सभोतीचे लोक यांना खुश करण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु यासारख्या हो पर। कमकुवत होऊन जातात ज्याप्रमाणे झाडाचे पाणी उत्पन्न झाल्यापासून थोड्याच दिवसात जीर्ण होऊन नाश पावतात त्याप्रमाणे विवेकरहित पुरुष थोड्याच दिवसात मृत्यूमुखी पडतात ज्या मनुष्याचा दिवसाचा सर्व इकडे तिकडे भटकून फुकट जातो आणि विवेकी मनुष्यांचे अनुकरण न करता ज्या मनुष्य सायंकाळी घरी परत येईल काय आपल्या शत्रूचे पारिपत्य करून आणि लक्ष्मीला हस्तगत करून घेऊन मनुष्य वैषयिक सुखांचा अनुभव घेऊ लागतो तोच मृत्यू अचानकपणे येऊन त्या माणसावर झडप घालतो क्षणात दिसणाऱ्या अनेक दुसऱ्या क्षणी नष्ट होणाऱ्या अशा तुच्छ विषयांच्या संकल्पामध्ये लोक दंग होऊन जातात परंतु आपण कसे उत्पन्न झालो आणि आपला नाश कसा होतो आहे या गोष्टीचे ते त्यांना ज्ञान नसते जी माणसे आपल्या दुष्टकर्माने स्वतःला बद्ध करून घेतात त्यांचे जगणे खरोखर निष्फल यज्ञात वध करण्यासाठी आणलेल्या पुष्ट बोकडाप्रमाणे त्यांचे जीवित परतंत्र आणि निष्फल असते पण जी माणसे विवेकी असतात ती स्वप्रयत्नाने आत्मज्ञान संपादन करून कृतार्थ होता। या माणसाने शरीरत्रयाचा निराश केल्यामुळे तो कालवश होत नाहीत जगातील लोक जसे उत्पन्न होतात तसेच नष्ट होतात अशा प्रकारचे जगातील लोकांचे अस्तित्व हे समुद्रावरील तरंगाप्रमाणे क्षणभंगूर असते विषवृक्षावर उत्पन्न होणाऱ्या लता हा त्यांच्या कोवळ्या आणि तांबडसर पानाने तसेच त्यावरील चंचल भ्रमरांच्या सहाय्याने माणसांचे मन आकर्षित करून देतात त्याचप्रमाणे नाजूक तांबड्या ओठाने आणि माणसाचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून देतात परंतु विषवृक्षावरील लता काय किंवा स्त्रिया काय दोही अखेरीस माणसांचे प्राण हरण करण्यालाच कारणीभूत होत आपण इथे जमू आपण तिथे जमवू अशा प्रकारचे संकेत माणसे करतात आणि परस्परावर आसक्त होऊन स्वर्गादी लोकांच्या फेऱ्यात स्वतःला अडकवून घेतात सारांश स्त्री पुत्र वगैरे सर्व तऱ्हेचा व्यवहार म्हणजे संसारातील जन्म मरणाची परंपरा ही मिणमिण जळणाऱ्या दिव्याच्या प्रकाशासारखीच चंचल आहे बाल्य तारुण्य इत्यादी दशा या दिव्यातील वातीप्रमाणे स्त्री पुत्राधिकांवर माणसांचे प्रेम हे त्या दिव्यातील तेरा रीतीच्या जन्ममरणाच्या परंपरेत सापडल्यामुळे माणसाला संसाराचे दुष्टचक्र हे पावसाळ्यात पाण्यावर निर्माण होणाऱ्या बुडबुड्याप्रमाणे क्षणभंगूर असले तरी असध माणसाच्या बुद्धीला ते नित्य आणि स्थिर आहे असा भ्रम उत्पन्न होते शरद हे शरद ऋतूतील कमलाप्रमाणे असून ते अतिशय सुंदर दिसते हे खरे परंतु वार्धक्य रूपी हेमंत ऋतू प्राप्त झाला म्हणजे त्याचे सौंदर्य आणि सुगंधारी गुण नष्ट होऊन जातात आणि त्याचा वास घेऊनही त्यापासून समाधान उत्पन्न होऊ नये ज्या संसारातील देहरूपी वृक्ष लोकांना उपकारक असूनही कुऱ्हाडीने तोडला जातो अशा त्या संसारावर अवलंबून राहण्यात काय अर्थ आहे आपल्याला हितकारक वाटणारे असे जरी आपले स्वजन असले तरी त्यांच्या संबंधातील आसक्तीही एखाद्या विषयवृक्षाप्रमाणे आपल्याला घातक होते आणि मोहात गुरफटून टाकते या संसारात अशा कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये दोष नाहीत अशा कोणत्या दिशा आहेत की जिकडे गेले म्हणजे दुःखाची उत्पत्ती होणार नाही असे कोण लोक आहेत की जे क्षणभंगूर नाहीत असा कोणत्याच क्रिया प्रपंचामध्ये आहेत की ज्या क्रियामध्ये सत्यता आहे सत्य लोकामध्ये शेकडो कल्पापर्यंत मनुष्याला राहता ही गोष्ट जरी खरी असली तरी तो ब्रह्मदेवाचा लोकही वस्तुत क्षणिकच आहे कालाचे भात अनेक असतात त्यामुळे त्यात अल्पकाल आणि दीर्घकालाचा भेद करणारी माणसे असत्यच होत वास्तविक दृष्टीने पाहिले तर पर्वत आणि पाषाणच पर्वत म्हणजे पाषाणच पृथ्वी म्हणजे माती होय वृक्ष म्हणजे लाकडेच होय मानसे ही मांसाचे पुतळे असून ते देहाभिमानात गुरफटलेले असतात सारांश विकार हीन असे या जगात काहीच नाही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांच्या योगाने बनलेले जगत सत्य आहे असे अविवेकी माणसाला वाटते परंतु विवेकी माणूस मात्र पंचमहाभूताशिवाय त्या दुसरे काही नाही तो केवळ नाम विकार आहे असेच समज नसतो जगातील अखिल वस्तुजात मिथ्या जाच्छा उत्पन्न होते हा एक चमत्कार परंतु ज्याप्रमा स्वप्न मध्य भारे विषया बदल भोग निर्माण होते स्थिति वास्तविक आश्चर्य करके विषयोपभोग महतार मनुष्य ने विचारशील वैराग्यशील बनावे अटले तो ही शक्य नहीं कारण अह विषय हे आकाश आकाशलतेवरील फळांप्रमाणे मिथ्या असले तरी तारुने अत्यंत उपभोग हो घेऊन मनुष्याचे मन भोगाशक्त झाले म्हणजे मग म्हातारपणे स्वरूपासंबंधीच्या विचाराला मनुष्याच्या मनात स्थानच मिळेल नसेवते मग निरंतर विचार करण्याबाबतची गोष्ट तर बोलायलाच नको उत्तम उत्तमोत्तम भोगाविषयी मनुष्याचे मन एकदा लालचावले म्हणजे राग दोभाधिकांचा त्याच्या मना पगडा बसतो पर्वताच्या उंच कड्यावर वाढलेल्या वृक्षाची पाने खाण्यासाठी एखादा पशु प्रयत्न करू लागला म्हणजे तो त्या कड्यावरून खाली पडतो त्याप्रमाणे विषयोपभोगाच्या मागे लागलेल्या मनुष्याचीही स्थिती होते जी माणसे उदर भरण्याचा प्रयत्न करण्यात दंग होऊन आपल्या ठाई असलेल्या विद्या विनय धन वगैरेचा उपयोग न करता त्यांचा नाश करून टाकतात अशा माणसांची स्थिती पर्वताच्या कड्यावर वाढणाऱ्या झाडाप्रमाणे असते कारण अशा त्या झाडांची छाया त्यावरील लता पाने फळे मोहोर इत्यादींचा कोणालाही उपयोग नाही आणि म्हणून त्यांचा जन्म व्यर्थ होतो कित्येकांच्या ठिकाणी दया दाक्षिण्य क्षमा इत्यादी सद्गुण वास करीत असतात तर काही क्रोध लोभ वगैरे दुर्गुणयुक्त असतात सारंश मृग हे रानातील निनिळ्या भागातून जसे संचार करीत असतात तसेच जगातील लोक चित्ताच्या विविध अवस्थांमध्ये अचेतन अशा दैवाच्या झपाट्यात सापडून आरंभे रमणीय वाटणारी परंतु परिणामे भयंकर फळ देणारी रागाधिकाने मनुष्याचे चित्त व्याकुळ करणारी आणि शेवटी कष्ट हेच फळ देणारी जी नवी नवी कर्मे माणसे करतात ती कर्मे पोत्या विवेकी मनसाला आश्चर्य जगती काम न कुटीर क्रिया करना चतुर बनते विवेकी मणस मात्र स्वप्न आते नहीं जगती सर्व क्रियासंशय दुख पर्यसायी होता अशा स्थिति अपनी कष्टमयी जीवितयात्रा कश कंटावी मे समझ ना हि श्री वासिष्ठ महारामाणे वैराग्य प्रकरणे सर्गसत्तावीस